नमो भगवते वासुदेवाय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवी एकशे त्रेसठ पासून श्लोक अकरा शुच उदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानसम आत्मन नात्युछ्रित नाति नीच चैलाजिनकुशोत्तरम शुद्ध अशा स्थानी अतिउंच नाही अतिसखल नाही असे दर्भावर अजिन म्हणजे मृगाधिकांचे चर्म व त्यावर वस्त्र ठेवलेले असे आपले स्थिर आसन स्थापन करून तरी विशेष आता बोली जाईल परिते अनुभवे उपेगा जाईल तैसे एक लागेल स्थान पाहावे तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल त्याकरता अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे जेथ आरा नुकेचे निकोडे बैसली उठो नावडे वैराग्यासी दुनी व चढे देखील ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते कि तेथून उठावे असे वाटत नाही वजे पाहिल्या बरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो जो संति वसविला ठावो संतोषा सावावो मना होय उत्सावो धैर्याचा जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो अभ्यासूची अनुभव वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ थो। जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करतो व अनुभव आपणहून साधकांच्या अंतत माळ घालतो याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे जया आड जाता पारथा तपश्चर्या मनोरथा पाखंडीया हि आस्था समूळ होय अर्जुना ज्या स्थानावरून सहज गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी पूर्णपणे मनापासून आस्था वाटते स्वभावे वाटे जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामूही परी माघवता निघो विसरे सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला तर तो विषयासक्त जरी असला तरीही तो परत माघारी जाण्याचे विसरतो ऐसे थापट उनि चेबवी विरक्ती याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते हे राज वर सांडीजे मग निवांता एथेची असिजे ऐसे श्रुंगार लिया हि उपजे देखत खेव जे स्थान पाहिल्या बरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे कि या स्थानावरून राजवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चौखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे ते स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते आणि कही एक पहावे जे साधकी वसते होआ्हा आणि रुळेची ना आणखीही त्या स्थानाचे लक्षण पहावेत ते हे कि ज्या स्थानी राहिलेले साधक असावेत व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याने मळलेले म्हणजे वहिवटलेले नसावे जेथ अमृताचे निपाडे मुळा हि सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती जेथे अमृताच्या योग्यतेची सकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे लागतात पाऊला पाऊला उदके वर्षा अति चोखे निर्झरे का सुलभे जेथ ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे तर विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात हा आतपू ही आळूमाळू जाणीजे तरी शीतळू पवन अतिनिश्चू मंदू झुळुके हे उन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळका येत असतात बहुत करुणी निशब्द दाट न रिगेशवापद शुक हन नाही। जे स्थान बहुतेक निशब्द असावे व ज्या ठिकाणी राघू व भ्रमर नसावेत पाणी लगे हंसे दोनी चारी सारसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो ज्या ठिकाणी पाण्याच्या संबंधाने असणारे हंस दोन चार चक्रवत कोणी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी निरंतर नाही, तरी आली गेली काही होत का मयुरे ही आम्ही नान म्हण जेथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तरी त्यास आमची ना नाही परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा ते इथं मठ होवावा शिवालय परंतु अर्जुना असे स्थान जरूर शोधून ठेवावे त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे दोही माझी ते, जे मानले होय चिते बहुत करुनी एकांते बैसी या हो जे या दहो मध्ये जे मनाला मानेल असे एक स्थान असावे बहुत करून एकांतात बसावे म्हणित ते जाणावे मन राहते पाहावे राहील तेथे रचावे आसन ऐसे म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे आपले मन तेथे स्थिर राहते की नाही ते पहावे आणि राहील तर तेथे आसन लावावे वरी चो खट सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर तळास सागर घालून त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी पाडे तैसे बोजा घाली ते दर्भ कोवळे असून सारखे व सहजच एकमेकाला लागलेले राहतील असे व्यवस्थेने घालावेत परिसावी याची उंच होईल तरी आंग हन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू परंतु ते आसन कदाचित उंच होईल तर शरीर कलंडेल आणि सखल होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष प्राप्त होतील मनोनी तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होसन ऐसे म्हणून आसन असे उंच अथवा सखल होऊ देऊ नये तर ते समांतर घालावेण करणे पुरे अशा प्रकारचे श्लोक बारावा त्र एकाग्र मनकृत्वा यथित्तेंद्रिय क्रिय उपविश्वासने युज्या योगम आत्मविशुद्ध ये त्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर बसलेल्या आणि चित्त व इंद्रिय यांच्या क्रियंचे नियमन केलेले अशा योग्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा मग तेथ आपण एका अनुभवी जे मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे जेथ स्मरते आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंभावाचे त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो कि तो स्मरण करणारा आत बाहेर सात्विक भावानी व्याप्त होतो इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया विषयांचा विसर पडतो इंद्रियांची रग मोडते अंतकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते ऐसे ऐक्य ध्ये सहजे फावे त मग ते बोधे बैसिजे आसनावरे याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्याच्या बोधाने आसनावर बसावे श्लोक तेरावा समम कायशिरो ग्रीवम धारयन न चलम स्थिर संप्रेक्ष नासिका ग्रम स्व दिशनवलोकयन काय म्हणजे शरीराचा मधला भाग मस्तक व मान ही सरळ आणि अचल धारण करणारा निश्चल स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी लावलेला व दिशांकडे न पाहणारा आता आंगाते आंगवरी पवनाते पवनु धरी, ऐसी अनुभवाची उजरी हो लागे आता आसनावर बसल्यानंतर अंगाला अंग आपण होऊन सावरून धरते वायूच आपण होऊन आवरून धरतो याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो प्रवृत्ती माघवते मोहरे समाधी आईलाडे उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो। प्रवृत्ती माघारी फिरते समाधी अलीकडील तिराला येते म्हणजे आटोक्यात येते व बसताक्षणीच सर्व अभ्यास संपतो मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जेल आता परी तरी उरूया जगनासी, जडो निघाली मुद्रेची ठोरवी अशी आहे तीच आता सांगतो एक, तर पोटर्याला चिकटून मांडी घालावी चरण तले देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटीते गाढी संचरी दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली म्हणजे गुदस्थानाच्या वर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत ठेवी जे ते शिवणी मध्य बरी बैसे तो सहजे वाम चरणो पण त्यात उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो गुद मेंढ्र आतवती चारी अंघुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडून गुदम शिश्ण या मधील बरोबर जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड बोट वर व दीड बोट खाली जागा सोडून माझी अंगुळ एक निगे तेथ चेनी उत्तर भागे नेहटीचे वरी अंगे पेल मध्यची एक बोटभर जागा राहते तेथे उजवे पायाच्या टाचेच्या उत्तर भागाने आपले अंग वर टोलून घट्ट गाबावे उचलिले का नेणी जे तैसे पृष्ठांत उचलफद्वय धरी जे ते माने उचलला आहे की नाही हे कळे न कळे अशा तऱ्हेने थोड्या प्रमाणात पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याचप्रकारे दोन्ही गोटे उचलून धरावेत मग शरीर संसूपार्था अशे शही सर्वथा पार्श्वनीचा माथा स्वयंभू होय अर्जुना मग सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच असा होऊन जात अर्जुना हे जान, मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी अर्जुना हे मूळ बंधाचे लक्षण आहे असे समज व याचेच वज्रसन असे गौण नाव आहे ऐशी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा कडे वोहोटो लागे याप्रमाणे आधार चक्रावर मूळ बंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपान वायू आतल्या आत संकोचित होऊ लागत तव कर संपुट आपैसे, वाम चरणी बैसे तव बाहू मोळी दिसे थोरी वाली तेव्हा रोणाकार झालेली हस्तांजुळी सहजच डाव्या पावलावर बसते व त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेली दिसतात माझी उभारले निदंडे शिर होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते व डोळ्यांच्या पापणे झाकावयास लागतात वरचिले पाती ढळती तळीची तळी पूंजती तेथ अर्धोन मिली उपजे ते स्थिती उपजेतया। या वरच्या पापण्यास काही ढाळ होऊन खालच्या पापण्या खाली पसरतात तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिती होते दिठि राहोनी आतुली कडे बाहेर पाऊल घाली कोडे तेठाई ठावो पडे नासागर पिठी दृष्टी ही आतली आत डोळ्यातच राहते जर कौतुकाने बाहेर आलीस तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावरच पडते ऐसे आतूच्या आतूची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणणे आधी येथे चिहोय अशी आतली आत दृष्टी राहते ती पुन्हा बाहेर येत नाही म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाडसरे आघवी आपशांची गाठ घेण्याची म्हणजे चहोकडे पाहण्याची अथवा रूपविषयी पाहण्याची इच्छा आपोआपच नाहीशी होते मग कंठ नाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाठी नेहटे, वक्षस्थळी मग गळा आकुंचित होऊन गळ्या खालच्या खळगीत अनुवटी अडकून बसते ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते माझी घंटी कालोपे बरी बंधू जो आरोपे तो जालनधरु म्हणिपे पंडू अर्जुना त्यामध्ये कंठमणी अदृश्य होतो म्हणजे गळ्याची घाटी अदृश्य होते असा जो बंध पडतो त्याला जालंदर बंध असे म्हणतात नाभीवरी पोखे उदरहे हे थोके अंतरी फाके हृदय कोशू जो बोडियाणा बंदामध्ये बेंबीवर पुष्ट होतो पोट खपाटीला जाते आणि हृदय कमल प्रफुल्लित होते स्वाधिष्ठी ना वरिचिले काठी नाभिस्था ना बंधू पडे किरीटी वडी तो अर्जुना शिशणावरील काठा स्व बेम्मीच्या खालच्या भागात जो बंद पडतो त्याला वोडियाना आणा बंद असे म्हणतात ऐसा शरीरा बाहेर अलीकडे अभ्यासाची पाखर पडे त्राय मोडे मनोधर्माची याप्रमाणे शरीराच्या बाहेरच्या बाजूला अभ्यासाची छाया पसरते तो आतल्या बाजूला मनाच्या चंचलतेचा जर नाहीसा होतो कल्पनाची कल्पना नाहीशी होते मनाची बाह्य विषयांकडे धाव थांबते आणि सहजच मन शांत होते क्षुधा काय जाद्रा के उती गेली हे आठवण हि न दिसे वेग भूक काय झाली झोप कोठे गेली याची आठवण देखील राहिली नाही जो मूळ बंधे कोंडला अपानू मागव तू मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगू जो अपान वायू मुलबंध कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारा फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो क्षो भलेपणे माझे पुवाईला ठाई गाजे मणिपूरेसी झुंजे राहोनिया खवळून तो आपण वायू मस्त होतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो व तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो मग थावली ये वाहटुळी सैंग घेऊन घर डहुळी बाळपणीची कुहुटुळी बाहेर घाली मग ती अपान वायूशी बळावलेली वावट सर्व शरीराचा आत शोधन करून लहानपणी घाण बाहेर घालते कफ पित्तांचे थारे उरुने दि त्या अपान वायूला आत वाढण्याला कोठे जागा नसल्यामुळे तो मग कोठ्यात प्रवेश करतो व तेथे असलेले कफ आणि पित्त यांचा थारा राहू देत नाही धातूचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत सप्त धातूंचे समुद्र पालथी करतो मेदाचे पर्वत फडतो व हाडामधील मज्जा बाहेर काढतो नाडी ते सोडवी गात्रांते विघडवी साधका ते भेडसावी परी बिहावे नाड्या खुल्या करतो अवयव शिथिल करतो व साधकाला भीती दाखवतो परंतु ते भिऊ नहीं है।